पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र डमडेरे वाचक मिलिंद रव्हाणकर तंत्र तिसरे काकोलुगीय कथापाचवी एका वारुळात अतिदर्फ नावाचा एक मोठा काळा नाग राहत होता एकदा तो आपल्या वारुळात नेहमीच्या मार्गाने न शिरता बारीक तोंड असलेल्या दुसऱ्या वाटेतून आत शिरू लागल्यामुळे त्याचे अंग बरेच ठिकाणी खरचटले आणि बरेच रक्तही आले त्याच्या रक्ताच्या वासाने मुंग्या आकर्षित झाल्या व चारी बाजूंनी मुंग्यांनी त्याला वेढून टाकून चावून चावून बेजार केले त्याने पुष्कळ प्रयत्न करून मुंग्यांना झिडकारून टाकले बऱ्याच मुंग्यांना ठार मारलेही परंतु मुंग्यांची संख्या जास्त असल्यामुळे आणि त्याच्या अंगावरच्या जखमाही जास्त असल्यामुळे त्याचे काहीच चालले नाही शेवटी मंगल्यांनी त्याला चावून चावून ठार केले गोष्ट संपवून सचिव म्हणाला म्हणून म्हणतो मन की क्षुद्र असले तरी संख्येने जास्त असलेल्यांची उपेक्षा करू नये मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक आणि त्याप्रमाणे वाघ स्थिरजीवी पुढे म्हणाला वत्सा सामदामादी मार्गांहून वेगळा असाच मार्ग आपल्याला शोधला पाहिजे त्याप्रमाणे मी आज निराळाच मार्ग काढला आहे एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करावे त्याप्रमाणे कठोर शब्दांनी माझा निषेध करून आणि मला रक्तबंबाळ करून टाकून देश पर्वतावर जाऊन मी येईपर्यंत माझी वाट पाहत तिथेच थांबा इकडे मी त्या घुबरांच्या दिवसा येणाऱ्या अंधत्वाचा फायदा घेऊन त्यांचा किल्ला कुठे आहे त्याचा शोध काढतो आणि त्यांच्या दरबाराचा विश्वास संपादन करून त्यांच्या अंतरंगात घुसून त्यांना ठार करतो दुसरा उपाय मला तरी सुचत नाही ज्या किल्ल्याला पळून जाण्याला एखादी पळवाट ठेवलेली असते त्याच पळवाटेच्या दोषामुळे त्यात राहणाऱ्यांचा मृत्यू सामावलेला असतो हे विसरू नकोस तू माझी चिंता करू नकोस नोकराचे लाड करून आणि त्याला खाऊ पिऊ घालून चांगला पुष्ट करून जर त्याचा युद्धाला काही उपयोग करायचा नाही तर त्याचा दुसरा काय उपयोग वाळलेल्या पातळ्याप्रमाणे त्यांचे आयुष्य व्यर्थ आहे नोकर लोकांचा प्रतिपाळ हा स्वतःचा प्रतिपाळ आहे असे समजून वागावे कारण त्यांच्या बळावरच युद्धात जय मिळवायचा असतो तेव्हा यात मला खरोखरच मरण आले तरी तुला त्याचा काही दोष नाही ठरल्याप्रमाणे मेघवर्ण आणि स्थिरजीवीचे खोटे भांडण सुरू झाले दुसऱ्या दिवशी सर्व नोकर लोकात राजाचा विश्वासघात करून राजद्रोहाचा अपराध केल्याबद्दल द्यावी अशी चर्चा सुरू झाली आणि कोलाहल करू लागला तेव्हा खुद्द मेघवर्ण पुढे झाला आणि म्हणाला मी स्वतः या दुष्ट सचिवाला ठार करणार आहे तेव्हा तुम्ही सर्व मागे सरा असे म्हणून त्याने सचिवाला चोचीने हालूत सुरुवात केली आणि थोडेसे रक्त त्याच्या अंगावर टाकून मेघवर्ण आपल्या सर्व परिवारासहतावर पर निघून गेला हा सर्व प्रकार एक होला पक्षी पाहत होता तो हुबांचा हेर म्हणून काम करीत होता त्याने राजा आणि प्रधानाचे भांडण पाहिले आणि तो आपल्या राजाला सांगण्यासाठी निघून गेला मेघवर्ण भीतीने आपल्या परिवारासह तो वृक्ष सोडून जात आहे असे त्याने घुबडांना सांगितले संध्याकाळी अंधार पडल्यावर त्याने आपल्या सैनिकांसह त्या वडाच्या झाडाला वेढा घातला परंतु जेव्हा एकही कावळा दृष्टीला पडला नाही तेव्हा तो अगदी आनंदित होऊन आपल्या सेवकगणासह त्या वडाच्या झाडावर झाडाच्या खांद्यावर बसला आणि म्हणाला सावळ्यांनी दुसरे एखादी बळकट जागा शोधण्याच्या आतच त्यांचा पाहिजे तेव्हा ते कुठल्या बाजूने निघून गेले ते शोधून काढा घोबडांच्या राजाचे हे बोलणे ऐकून विचार करू लागला शत्रूला माझा सर्व वृत्तांत कळला असला पाहिजे म्हणूनच तो इथे आला आहे तेव्हा आता मला काही विशेष करायला नको कोणतेही कार्य आधी विचार केल्याशिवाय करू नये आणि जे कार्य सुरू केले आहे ते काही करून तरी न्यावे ह्यातच खरे बुद्धी चातुर्य आहे आरंभ शूर म्हणून घेण्यापेक्षा कार्याला सुरुवात न केलेली बैल तेव्हा आता यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव द्यावी हेच चांगले असा विचार करून तो हळूहळू लागला त्याचा आवाज ऐकून काही घोबळे त्याच्या जवळ आली तेव्हा तो म्हणाला बाबांनो माझे नाव स्थिरजीवी मी मेघवर्णासा काळी प्रधान होतो मेघवर्णानेच माझीही अशी दशा करून टाकली आहे तुमच्या महाराजांना ती सर्व हकीकत मला सांगावयाची आहे त्याचा हा निरोप ऐकून महाराज माझी अशी अवस्था का झाली हे आपणाला सांगावे म्हणूनच मी निरोप पाठवला होता परवा तुम्ही जो हल्ला केला त्यात बरेच कावळे फार झाल्यामुळे तो दुष्ट मेघवर्ण मोठ्या रागाने तुमच्यावर हल्ला करण्याची जोरदार तयारी करू लागला मी त्याला योग्य सल्ला देण्याच्या उद्देशाने म्हणालो बाबा रे घे बर त्यांच्या मानाने आपण कमकुवत आहोत जे बलही वेता वेताप्रमाणे नम्रतेने राहावे नाहीतर दिव्यावर झडक वाढणाऱ्या पतंगाप्रमाणे आपण जळून जाऊ तेव्हा अशा उपा योग्य उपाय म्हणजे सहज होय घुबडांच्या राजाबरोबर सह करणे योग्य आहे बुद्धिवान लोकांबरोबर युद्ध करण्यापेक्षा त्यांना खिंडणी देऊन आपले प्राण वाचवावेत असे तज्जनी सांगते परंतु माझ्या सल्ल्याचा अनादर केला व भयंकर शत्रूशी संगनमत केल्याचा आरोप करून माझीही अशी दशा करून टाकली आता तुमच्या पायाशी मी शरण आलो आहे मी जास्त काय सांगू मी बरा झाल्यावर कावड्यांचे ठिकाण तुम्हाला दाखवून त्या दुष्टांचा सर्वनाश कर स्थिरजीचे बोलणे ऐकल्यावर घोबडांचा राजा हरिवर्धन आपल्या वंश परंपरागत मंत्र्याशी एकांतात विचार विनिमय करण्यासाठी बाजूला गेला त्याच्या मंत्र्यांची रक्ताक्ष क्रूराक्ष वक्र अशी नावे होती प्रथम तो रक्ताक्षाला म्हणाला शत्रुता मंत्री आपल्या हातात सापडला आहे तर आता काय करावे रक्ताक्ष म्हणाला त्यात विचार कसला करायचा त्याला त्याचा ठार करावे हाच मार्ग उत्तम शत्रु तिथेही क्षुद्र असला तरी तो बलवान होण्याच्या अर्थच त्याला नाहीसा केला पाहिजे नाहीतर त्याला मदत मिळून तो अजिंक्यही होऊ शकतो आपणाला हवी तशी संधी आयुष्यात थोड्याच वेळा येते पेटलेली चिता आणि दुखावलेली फणा यांची जोपर्यंत आठवण आहे तोपर्यंत पुन्हा मैत्री होणार नाही परिवर्धन म्हणाला हे कसे रक्ताक्ष म्हणाला ऐकाच